वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकोणपन्नासावाण गेलेला इंद्र अग्निसह देवान आणि सिद्धचरण गांधर्वाना मलान तोंड म्लान तोंड करून म्हणाला महात्म्या गौतमाच्या तपात त्याला क्रोध आणून मी विघ्न उत्पन्न केले हे देवांचेच कार्य मी केले त्याने मला क्रोधाने वृषणहीन केले आणि तिला अहलेल्या दूर केले फार मोठा शाप त्याने तिला दिला त्यायोगे त्याचे तप मी हिरावून घेतले तेव्हा तुम्ही सगळे देव ऋषीगण चारण मला देवकार्य करणाऱ्याला पुन्हा वृषण आणून दिले पाहिजेत इंद्राचे ते बोल ऐकून अग्निसह आणि स्मरुदगणांसह सर्व देव पितृदेवतांकडे जाऊन म्हणाले या येथे असणाऱ्या बोकडाला वृषण आहे आणि इंद्राचे वृषण नष्ट केले गेले तेव्हा या बोकडाचे वृषण घेऊन झटकन इंद्राला द्या तुम्हाला संतोष विण्याकरता जे मानव तुम्हाला बोकड देतात वृषण त्याला वृषण नसले तरी तो उत्तम संतोष देऊ शकतो म्हणून मानवाना तुम्ही अक्षय असे पुष्कळ फळ देऊ शकता अग्नीचे हे वचन ऐकून एकत्र आलेल्या पितृदेवतानी बोकडाचे वृषण तोडून ते इंद्राला जोडले तेव्हापासून हे रामा एकत्र जमणारे पितृदेव वृषण नसलेल्या बोकडाचे भक्षण करतात कारण त्यांचे वृषण त्याने इंद्राला दिलेले असतात तेव्हापासून रामा इंद्रहा हा महात्म्या गौतमांच्या प्रभावामुळे आणि तपामुळे बोकळाच्या वृष्णाचा झालाय असं महा तेजस्वी कुमारा पुण्यकर्मींच्या या आश्रमात चल आणि देवरूपिणी महाभाग हलेल्या तार विश्वामित्रांचे बोल ऐकून लक्ष्मणासह राम विश्वामित्रांना पुढे करून आश्रमात शिरला त्यांना सुरासुर किंवा लोक यांच्या सान्निध्यात येऊनसुद्धा न दिसणारी तपाच्या योगाने तेजस्वी प्रभासलेली अहल्या दिसली सृष्टिकर्त्याने प्रयासाने निर्माण केलेली परमेश्वराच्या मायेप्रमाणे दिव्य धुराने झाकून गेलेली तेजस्वी ज्योती असावी तशी हिमकणाने आणि अभराने झळकळलेल्या चंद्रप्रभेसारखी किंवा वर्षा मेघांच्या मध्ये असूनही त्यांना दाद न देणाऱ्या तेजस्वी सूर्यप्रभेसारखी त्यांना वाटली गौतमांच्या शब्दाने ती शब्दा रामाचे दर्शन होईपर्यंत त्रैलोक्यलासुद्धा दिसणे दुरापास्त झाले होते शापाचा प्रभाव आता संपल्यामुळे ती त्यांच्या दर्शनाला आली होती राम लक्ष्मणाने आनंदाने तिचे पाय धरले आणि गौतमांच्या शब्दांचे आठवण करून ही त्यांना जवळ केले स्वस्त चित्ताने तिने त्यांना पाय धुण्याचे पाणी अर्घ्य दिले आणि आतिथ्य केले रामाने शास्त्रविहित कर्मानुसार ते सर्व ग्रहण केले देवाने दुंदुभी वाजवल्या मोठा पुष्प वर्षाव झाला आणि गंधर्वानी आणि आपसराने मोठा उत्सव केला छान छान असे म्हणून देवाने अहल्ल्याची पूजा केली ती गौतमांच्या शब्दांना धरून बघल्यामुळे तपोबोला आणि तिथे सर्वांग शुद्ध झाले होते महा तेजस्वी गौतमही अहल्लेसह सुखी झाले त्यांनी विधिवत रामाची पूजा केली रामानेही महामुनी गौतमांकडून मोठ्या आदर सत्काराचा स्वीकार केला आणि तेथून तो मिथिलेकडे गेला बालकांडाचा एकोणपन्नासावा समाप्त